ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अध्यायी सतरावा क्षत्रवृद्ध रजी इत्यादी राजांच्या वंशाचे वर्णन शुक म्हणाला पुरु रव्याचा आयु नावाचा एक पुत्र होता त्याला नहूश क्षत्रवृद्ध रजी शक्तिशाली रंभ आणि अनेना असे पाच पुत्र झाले राजा आता क्षत्रवृद्धाचा वंश एक क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता सुहोत्राचा काश्य कुश आणि ग्रस्तमध असे तीन पुत्र झाले ग्रस्त मधाचा शुनक पुत्र झाला याच शुनकाचे पुत्रेष्ठ मुनीवर शौनक झाले काश्याचा काशी काशीचा राष्ट्र राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वंतरी हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत हे यज्ञातील भागाचे भौकते आणि भगवान वासुदेवाचे अंश आहेत यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात धन्वंतरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा ध्युमान त्याचे एक नाव प्रतर्धन असे सुद्धा आहे हाच ध्युमान शत्रुजित वत्स कृतध्वज आणि कुवलयाशो या, या नावानेही प्रसिद्ध आहे ध्युमानाचेच अलर्क इत्यादी पुर झाले परीक्षिता अलर्काशिवाय दुसऱ्या कोणत्याही राजाने सहासष्ट हजार वर्षे तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही अलर्काचा पुत्र झाला संतती संततीचा सुनीत सुनीता सुकेतन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 ब्राह्मण वंश चालू झाला आता अनेन याचा वंश ऐक अनेनाचा पुत्र होता शुद्ध शुद्धाचा शुचि शुचिद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी धर्मसारथीचा पुत्र होता शांतरयी शांतरयी आत्मज्ञानी असल्या कारणाने कृतकृत्य क्रत झाला होता रजीचे अत्यंत तेजस्वीचे पाचशे पुत्र होते देवतानी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले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 तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजेच्या सर्व पुत्रांना मारून टाकले त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही क्षत्रव्राचा नातू कुश याच्यापासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला क्रतापासून राजा हर्यवन हर्यवनापासून सहदेव सहदेवापासून हिन आणि हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला जयसेनाचा संकृती संकृतीचा पुत्र झाला महारथी जय क्षत्रवृद्धाच्या वंश परंपरेमध्ये एवढेच राजे झाले आता नहुष वंशाचे वर्णनायक या ठिकाणी सतरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू